माकडाचं पिल्लू फळं खातं एक दिवस माकडाचं पिल्लू एका कलिंगडाच्या शेतात गेलं त्यानं पहिल्यांदाच कलिंगड पाहिलं होतं एक कलिंगड तोडून ते त्याची जाड साल खाऊ लागलं खूप प्रयत्न करून जेमतेम दोन घास खाल्यावर त्यानं ते फेकून दिलं आणि म्हणाल शा कलिंगडाची चव काहीतरीच आहे जवळच एक वासरू उभं होतं ते म्हणाल कलिंगडाचा गर खातात साल नाही काही वासराचं म्हणणं पूर्णपणे न ऐकताच पिल्लू पडायला लागले आणि म्हणाले गर खायचा असतो हे काय मला माहीत नाही का मग पिल्लू एका खरबुजाच्या शेतात गेले त्यानं एक खरबूज तोडले आणि त्याच्या बिया खाऊ लागला गाडवाचं एक पिल्लू त्याच्याजवळ आले आणि म्हणाले अरे बाबा सालीच्या आत जो मऊ गर असतो ना तो खायचा असतो बिया नाही माकडानं तोडलेला घास थुंकून टाकला आणि म्हणाला ते तर मला आधीपासूनच माहीत होतं मग माक माकडाचं पिल्लू बदामाच्या झाडावर चढले त्यानं एक बदाम तोडला आणि खायला लागला तेवढ्यात एक नीलकंठ पक्षी उडत उडत तिथे आला आणि म्हणाला अरे बदामाचा बाहेरचा बाद नसतो खायचा छोट्या माकडानं त्याचे म्हणणं अर्धवट तोडले आणि म्हणाला मला सगळं माहित त्याना बदामाच्या आतल्या कवचात दात घुसवला आई आई ग माझा दातच पडला आणि माकडानं झाडावरून एकदम खाली उडी मारली नीलकंठानं त्याला परत समजावले अरे बदामाचं आतलं कवच नसतं खायचं त्याच्या आतली बी खायची असते मग छोटं माकड एका नाशपतीच्या झाडावर चढलं एक नाशपती तोडली आणि फांदीवर आपटून आपटून तिचा लगदा केला आणि मग त्यातली बी खाऊ लागला छी छी किती कडू आहे नीलकंठ परत त्याच्याकडे उडत आला आणि विचारलं कशी आहे माकडाच्या पिल्लाला आता तर फारच राग आला होता त्यानं नाशापती नीलकंठाकडे फेकली आणि ओरडला मी आता कधीच फळ खाणार नाही